अध्याय चौतीसावा सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार श्री शुकाचार्य म्हणतात एकदा गोपाल शिवरात्रीच्या उत्सवाच्या वेळी जत्रा पाहण्याच्या कुतूहलाने बैलगाड्यात बसून अंबिकावनात गेले राजन तिथे सर्वांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि भगवान शंकरांचे आणि भगवती अंबिका देवीचे भक्तिभावाने अनेक प्रकारच्या पूजा साहित्याने पूजन केले तिथे त्यांनी आदरपूर्वक गाई सोने वस्त्रे मध आणि मधूर अन्न भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न भावेत, म्हणून ब्राह्मणाला दान दिले नंद सुनंद इत्यादी गोपानी त्या दिवशी शिवरात्रीचा उपवास होता म्हणून फक्त पाणी पिऊन ते रात्रीच्या वेळी सरस्वती नदीच्या तीरावर झोपी गेले त्या वनामध्ये एक अत्यंत भयानक असा अतिशय धुकेलेला अजगर दैव योगाने तिथे आला आणि झोपी गेलेल्या नंदांना गिळू लागला अजगराने गिळायला लागताच नंद ओरडू लागले बाळा कृष्णा कृष्णा धाव धाव पहा पुत्रा हा अजगर मला गिळू टाकू लागलेला आहे मला तुझा आहे मला या संकटातून वाचव नंदांचे ओरडणे ऐकून गोप एकदम उठून उभे राहिले आणि अजगराच्या तोंडात त्यांना पाहताच घाबरले त्याचवेळी पेटलेल्या कोलितानी ते त्या अजगराला मारू लागले परंतु कोलितानी भाजून सुद्धा अजगराने त्यांना सोडले नाही इतक्यात भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण तिथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या चरणाने अजगराला स्पर्श केला भगवंतांच्या पवित्र चरणांचा स्पर्श होताच अजगराचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्याच क्षणी अजगराचे शरीर सोडून त्याने विद्याधरानी पुजावे असे सुंदर रूप घेतले त्या दैदिप्यमान पुरुषाने सोन्याचा हार घातलेला होता भगवंतांना प्रणाम करून तो जेव्हा हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा त्यांनी त्याला विचारले तू कोण आहेस अतिशय सौंदर्याने झरकणारा तू दिसण्यात अद्भुत आहेस ही केळसवाणी अजगर योनी तुला कशी काय प्राप्त झाली इच्छेविरुद्धच तुला या योनीत यावे लागले असेल अजगराच्या शरीरातून निघालेला पुरुष म्हणाला भगवन मी पूर्वी सुदर्शन नावाचा एक विद्याधर होतो मी अत्यंत सुंदर तर होतोच शिवाय माझ्याजवळ संपत्तीही पुष्कळ होती त्यामुळे मी विमानात बसून दिशा दिशांना फिरत असे एके दिवशी मी अंगीरा गोत्राचा कुरुप ऋषींना पाहिले मला माझ्या सौंदर्याचा गर्व असल्याने मी त्यांना हसलो माझ्या या पुचेष्टेमुळे रागावून त्यांनी मला अजगर योनीत जाण्याचा शाप दिला हे माझ्याच पापाचे फळ होते माझ्यावर कृपा करण्यासाठीच त्या कृपाळ ऋषींनी मला शाप दिला होता कारण त्या शापामुळेच आज चराचराचे गुरु असलेले आपण स्वत आपल्या चरणाने मला स्पर्श केला त्यामुळे माझे सर्व पाप नाहीसे झाले सर्व पापांचा नाश करणाऱ्या हे प्रभू जे लोक रूप संसाराला भिऊन आपल्या चरणांना शरण जातात त्यांना आपण सर्व भयांपासून मुक्त करता आपल्या स्त्री चरण स्पर्शाने मी शापातून मुक्त झालेलो आहे आता आपल्या लोके जाण्यासाठी मी आपला निरोप घेतो हे भक्तवत्ला महायोगेश्वर पुरुषोत्तमा मी आपल्याला शरण आलेलो आहे इंद्रादी समस्त लोकेश्वरांचा परमेश्वरा स्वयं प्रकाशा मला अनुमती द्यावी हे अच्युता आपल्या केवळ दर्शनानेच मी ब्राह्मणांच्या शापातून तात्काळ मुक्त झालो जो मनुष्य आपल्या नामांचे उच्चारण करतो तो स्वतःला आणि सर्व श्रोत्यांना सुद्धा ताबडतोब पवित्र करतो तर मग आपल्या चरणांचा साक्षात स्पर्श झालेल्या माझ्याबद्दल काय सांगावे सुदर्शनाने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला नंतर त्यांची आज्ञा घेऊन तो स्वर्गात गेला आणि नंदा नाही या संकटातून सोडविले राजन व्रजवासियांनी जेव्हा श्रीकृष्णांचा हा अद्भूत प्रभाव पाहिला तेव्हा ते विस्मयचकित ते झाले त्या क्षेत्रातील धार्मिक विधी पूर्ण करून अतिशय आदरपूर्वक श्रीकृष्णांच्या या लिलेविषयीच बोलत ते पुन्हा व्रजामध्ये परतले एके दिवशी अलौकिक कर्म करणारे श्री श्रीकृष्ण आणि बलराम रात्रीच्या वेळी गोपींसह वनामध्ये विहार करीत होते निर्मळ वस्त्रे परिधान करून फुलांचे हार घातल शरीराला सुगंधी चंदन लावलेले, आणि सुंदर अलंकार धारण कल असमकृष्ण त्यांच्या गुणांचे गोपी प्रमान आणि आनंदाने गोड स्वरात गायन करीत होत्या दिनिसान झालि होती आकाशात चंद्रतारे उगवू लागल होते मोगऱ्याच्या सुगंधाने धुंद होऊन भुंगे इकडे तिकडे फिरत होते आणि कमल पुष्पांचा सुगंध घेऊन वारा वाहत होता त्यावेळी त्या, त्या सर्वांचा आनंद लुटत रामकृष्णानी मिळून स्वरांचा चढ उतारांसह अतिशय सुंदर राग आळवला जगातील सर्व प्राण्यांच्या मनाला आणि कानांना तो भरभरून आनंद देत होता त्यांचे हे गायन ऐकून गोपी बेवान झाल्या परीक्षिता त्यांना आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही आणि त्यावरून निसटणारी वस्त्रे आणि वेण्यातून गळणारी फुले याचेही त्यांना भान नव्हते हे दोघे भाऊ ज्यावेळी अशा प्रकारे स्वैरपणे विहार करीत होते आणि धुंड होऊन गात होते त्याचवेळी तिथे शंखचूड नावाचा एक यक्ष आला तो कुबेराचा सेवक होता परीक्षिता दोन्ही भावांच्या लेखत निसंकोचपणे त्या गोपीना घेऊन तो उत्तरेकडे निघून गेला ज्यांचे स्वामी श्रीकृष्ण आहेत त्या गोपी मोठ्याने ओरडू लागल्या एखाद्या चोराने गईना पळवावे त्याप्रमाणे हा यक्ष आपल्या प्रिय गोपीना घेऊन चाललेला आहे आणि त्या हे कृष्णा हे रामा म्हणून मोठ्याने हाका मारित आहेत असे पाहून ते दोघे जण त्याच वेळी त्यांच्या पाठोपाठ धावले भिवू नका असं म्हणून धीर देत हातामध्ये सागवानाची झाड घेऊन अतिशय वेगाने एका क्षणात ते त्या नीज यक्षाजवळ जाऊन पोहोचले काळ आणि मृत्यू यांच्या समान असणारे ते दोघे आल्याचे पाहताच घाबरलेला तो मूर्ख गोपीनं तिथेच सोडून प्राण वाचवण्यासाठी पळू लागला तेव्हा गोपींचे रक्षण करण्यासाठी बलराम तिथेच थांबले परंतु श्रीकृष्ण मात्र जिथे जिथे तो जाई तिथे तिथे त्याचा पाठला करीत पळत गेले त्याच्या मस्तकावरील चुडामणी त्यांना काढून घ्यायचा होता जवळ जाताच भगवंतांनी त्याला पकडले आणि त्या दुष्टाच्या मस्तकावर झोराने एक ठोसा लगावून चुडामणीसह त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले अशा प्रकारे श्रीकृष्ण शंखचूडाला मारून तो चमकदार मणी घेऊन परत आणि तो सर्व गोपींच्या देखतच मोठ्या प्रेमाने त्यांनी बलरामदा दिला अध्याय चौतीसावा समाप्त